ओम नमो भगवते वासुदेवाय अथ दशमोध्या नमो विशद बोध विदग्रा प्रेय प्रमदा विलासिया स्पष्ट बोध करण्यात चतुरा असलेल्या व विद्यारूपी कमलाचा विकास करणाऱ्या व परावाणीचा विषय म्हणजे स्वरूप स्थिती हीच कोणी तरुण स्त्री त्या स्त्रीशी विलास करणाऱ्या हे श्री गुरु तुम्हाला नमस्कार अस नमो संचा नाश करणारे सूर्य निरुपम अशा श्रेष्ठ सामर्थ्याने युक्त ज्वानीच्या भरात असलेल्या ज्ञानरूप चौथ्या अवस्थेचे स्नेहाचे पालन करणे हि ज्यांची क्रीडा आहे अशा स्त्रीवर तुम्हाला नमस्कार अस नमो जगद अखिल पालना मंगळ मणी निधाना स्वजन वन चंदना आराध्य अहो सर्व जगाचे पालन करणारे कल्याण रूप रत्नांची खान असलेले भक्तरूपी अरण्यातील चंदन असलेले व पूजा करण्यास अस योग्य असलेले देव तुम्हाच माझा नमस्कार असेल नमो चतुर चित्त चकोर नरेंद्र श्रुती समुद्र मनमथ मनमथा शहाणे चित्तरूपी चकोरास आनंद देणार्या चंद्र ब्रा वेद गुणांच्या समुद्रा व कामाला मोहित करणाऱ्या तुला माझा नमस्कार भजन भाजना भुंभंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया शुद्ध भावाने भजन करण्यास योग्य पात्र असणारे संूपी हत्तींच्या गंडस्थळाचा नाश करणारे व विश्वाच्या उत्पत्तीचे ठिकाण असणारे हो श्री गुरुराया तुम्हाला माझा नमस्कार अनुग्रह गणेशू जो दया पुला सौरसू ती सारस्वती प्रवेशू बाळ काही तुमची कृपा हाच कोणी गणेश तो जेव्हा आपले सामर्थ्य देतो तेव्हा सर्व विद्यामध्ये बालकाचा आपण जे श्री गुरुदेव त्या आपली उदारवाणी जेव्हा भिव नकोस असे वचन देते तेव्हा शांतानी नवरसरूपी दिव्यांचा ठाव लागतो म्हणजे नवरसरूपी दिवे प्रज्वलित केले जातात जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी जरी मुकेया ते अंगीकारी तो वाच पतीशी करी प्रडा महाराज आपले प्रेम हिच कोणी सरस्वती तिने जर मुक्याचा अंगीकार केला तर तो पैजेने बृहस्पती बरोबर वादविवाद करी हे असो दि जयावरी झळके कि हा पद्म करू माथा पारुखे तो जीवची परी तुके महेशेशी हे राहू द्या जा, ज्याच्यावर आपली कृपादृष्टी पडेल अथवा आपला वरदहस्त ज्याच्या मस्तकावर स्थिर राहील तो जीवच खरा परंतु तो शिवाच्या बरोबरीला लाईल ए वडे जीए म चाळपणे वाटणे लागत असे एवढ्या सर्व गोष्टी ज्या सामर्थ्याने होतात त्याचे मी कोणत्या जास्त बोलण्याने वर्णन करू सूर्याचे शरीर चकचकीत दिसावे म्हणून त्या स्लोखंडाच्या आरशाप्रमाणे घासण्याची जरूर आहे का केल्पतरु बरी फुलवरा काय सेने पाहुणे रु सागरा, ऐसा कवणे वासी कापुरा सुवासुदेव कल्पतरुला फलद्रुप होण्यास मोहर कशाने फुटायला पाहिजे क्षीरा समुद्राला कशाने पाहूनचार करावा त्याचप्रमाणे कोणत्या वासाच्या योगाने कापुराला सुगंधित करावे चंदना ते काय सेनेवे अमृता गरी के चंदनाला कशाची उटी लावावी अमृताचे पकवान्ना कसे तयार करावे आकाशावर मांडव घालणे शक्य आहे का कैसे श्री गुरु महिमान आकळी के असे साधन हे जाणवनी प्रेचे निलेपणे श्री गुरुच्या आकलन साधन कोठे आहे. को तरी श्री गुरु समर्थारूप म्हणे तरी मोतीयांसी भिंग देणे तैसे होईल जर बुद्धीच्या संपन्नतेवर समर्थ श्री गुरुचे यथार्थ वर्णन करू म्हणेन तर ते माझे करणे खऱ्या मोत्यांना चकाकी येण्याकरता ठे वि चरणी हे ची भले साडे पंधरा दराच्या बावन कशी सोन्याला ज्याप्रमाणे चांदीचा मुलामा द्यावा त्याप्रमाणे मी केलेल्या स्तुतीच्या भाषणाचा प्रकार होणार आहे म्हणून यापुढे काही न बोलता आपल्या पायावर मस्त ठेवावे हेच बरे मग म्हणितले जी स्वामी भले नी ममत्वे देखील म्हणून कृष्णार्जुन संगमी प्रयागवटू जा नंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणाले ओ स्वामी चांगल्या प्रेमाने ज्ञानेश्वर आमचा आहे या भावनेने तुम्ही माझ्याकडे पाहिले त्यामुळे कृष्णार्जुन संवादरूपी गंगा यमुनेचा संगम होण्याचे क्षेत्र जे प्रयाग, तेथील वटवृक्षु पुढे ठेविली जैसी मागे दूध दे अशी विनंती केल्यावरून सर्वच क्षीर समुद्राची वाटी करून शंकराने उपमन्यू ची पुढे जशी ठेवली नातरी तरी वैकुंठ पीठ नायके रुसला ध्रुव कवतिके बुधावी ला देऊनी भातुके ध्रुव पदाचे किंवा वैकुंठाधीश प्रभूने रुसलेला जो ध्रुव त्यास अढळ पदाचा खाऊ देऊन कौतुकाने समजावले तैसी ब्रह्म विद्या रावो सकल शास्त्रांचा विसंवता ठावो ते भगवत गीता वो वि आगावो केले त्याप्रमाणे गीता ब्रह्मविद्याचा राजा आहे व सर्व शास्त्रांचे विश्रांती स्थान आहे ती भगवत गीता मी प्राकृत ओबी छंद गावी असे श्री गुरुने नायकी जे फळली अक्षरांची वार्ता परि ते वाचा कल्पलता विवेकाची हे पहा शब्दरूपी अरण्यामध्ये वाटेल तितके भटकले असतात त्या वाचा रूप वाचारूप वृक्षासल्याची गोष्टी मन गीतार्थ सागरी शळज माझ्या बुद्धीने जे देहाशी एकसारखे तादात्म्य केले होते त्या माझ्या बुद्धीला देह तादात्म्या पासून सोडवून आनंद रुपी खजिन्याची खोली केली आणि माझे मन गीतेच्या अर्थरूपी क्षीर समुद्रात महाविष्णू झाले तरी अनुवाद लो धीटपणे ते उपसाही जोजी माझ्या बुद्धीने जे देहाशी एकसारखे तादात्म्य केले होते त्या माझ्या बुद्धीला देह तादात्म्या पासून सोडवून आनंद रुपी खजिन्याची खोली केली आणि माझे मन गीतेच्या अर्थरुपी क्षीरसमुद्रात महाविष्णू झाले त्याप्रमाणे श्री गुरुंच्या एक एक लीला आहेत त्या अनंत असल्यामुळे त्यांचे वर्णन करायचे मला कसे कळेल असे असूनही बेडरपणाने जो काही मी अनुवाद केला तो महाराज सहन करा आता आपुलेनी कृपा प्रसादे मी या भगवत गीता वी प्रबंधे पूर्व खंड विनोद वाखाणी एवढ्या वेळ आपल्या कृपेच्या प्रसादाने मी भगवत गीतेचा पहिला भाग विनोदा छंदात वर्णन केलं बोलीला योगू विषादू परिसंख्य बुद्धी सी भेदू दर्जुनाचा खेद सांगितला दुसऱ्या मध्ये स्पष्ट निष्काम कर्मयोग सांगितला परंतु ज्ञानयोग आणि बुद्धियोग यांच्यात काय फरक आहे तो दाखवून सांगितला पंचमी गव्हरीव तिसऱ्यात केवळ कर्मयोग सांगितला तोच कर्मयोग चौथ्यात ज्ञानासह सांगितला आणि पाचव्यात गुढपणाने अष्टांग योग सांगितलं ते आसना लागून स्पष्ट जीवात्म भाव एकवाट होती देणे ज्याच्या योगाने जीवात्म्याचे ऐक्य होते तेच योगाचे तत्व आसना पासून प्रारंभ करून तो समाधी पर्यंत स्पष्ट तऱ्हेने साव्यत उघड केले तैसाची जे योगस्थिती स्थिती आणि योग भ्रष्टा गती ते आघावीची उपपत्ती सांगितली त्याचप्रमाणे योगसिद्ध सिद्ध स्थिती आणि योगाचे आचरण करीत असता मध्येच मरण आलेल्याची जी गती होते तो सर्व विचार सहाव्या अध्यायात सांगितला तयावरी सप्तमी प्रकृती परिहार उपक्रमी भजती जे पुरुषोत्तमे ते बोलिले चारी त्यानंतर सातव्यात आरंभी कार्य आणि कारण अशा दोन प्रकाराने प्रकृतीचे रूप सांगून भगवंताला भजणारे जे चार प्रकारचे भक्त त्यांचे वर्णन केले पाठी सप्तमी बोलोनी प्रयाण सिद्धी एवम ते सकळ वाक्य अवधी अष्टमाध्यायी त्यानंतर सातव्या अध्यायात शेवटी सांगितलेल्या सात वाक्यासंबंधी आठव्या अध्यायाचे आरंभी अर्जुनाने विचारलेल्या सात प्रश्नांची उत्तरे देऊन प्रयाणाच्या सिद्धीचा प्रकार सांगितला या उत्तरे देऊन आठव्यात प्रश्न संपवले असंख्याके जे तुला काही अभिप्राय पिके ते तुले महाभारते आता असंख्यात असलेल्या वेदांमध्ये जेवढा म्हणून मतलब प्राप्त होतो तेवढा सर्व एक लक्ष ग्रंथ असलेल्या महाभारतामध्ये सापडतो ते लाभ कृष्ण अर्जुन वाचो आणि जो अभिप्राओ सातेशती तो एकलाची नवमी आता भारताच्या अठरा पर्वांमध्ये जो काही अभिप्राय आहे तो श्री कृष्ण अर्जुनांच्या संवादामध्ये म्हणजे गीतेमध्ये प्राप्त होतो आणि गीतेच्या सातशे श्लोकामध्ये जो अभिप्राय आहे तो एकट्या नवव्या अध्याया मध्ये आहे म्हणून म्हणून नवव्या अध्यायातील मतलब पूर्ण झाला असे दाखवणारा लेखन सीमेचा शिक्का त्यावर एकदम द्यावयास भ्यालेला जो मी तो नव्या अध्यायातील अभिप्राय पूर्णपणे सांगितला असा व्यर्थाभिमान कशा करता धरू अहो गुळा साखरे माले हे बांधे तरी एकाची रसाचे परिस्वाद गोडीएचे अहो गुळ साखर व यांचे आकार जरी एकाच रसाचे झाले आहेत परंतु त्यांच्या गोडी मध्ये स्वाद जसे निरनिराळे आहेत एक बोलती एके ठाए जाणवी एके जाणो जाता हारपती जाणते गुणशी त्यामध्ये अठरा अध्याय एकाज चे त्या एकाज चे हे एकाच गीतेचे आहेत व त्यामध्ये एकाच ब्रसाचे वर्णन आहे पण त्यांच्या परिणामांकडे पाहिले तर ते निरनिराळे असे कि काही अध्याय अधिष्ठान स्वरूप ब्रह्मला जाणून त्यांचे वर्णन करतात काही अध्याय ठिकच्या ठिकाणीच तू ब्रह्म आहेस असे समजवतात व काही अध्याय जाणवयास गेले असता जाणणाऱ्याच्या धर्मासह जाणणारा हरपून जातो म्हणजे ब्रह्मरूप होतो हे ऐसे अध्याय गीतेचे अध्याय आहेत परंतु नववा अध्याय शब्दांनी सांगण्याच्या पलीकडचा सा आहे तो देखील मी स्पष्ट करून सांगितला महाराज ही सर्व शक्ती आपली आहे का एकाची काठी तपिनली एकी सृष्टी बरी सृष्टी केली एकी पाषाण वाऊनी उतरली समुद्री कटके एका ऋषीच्या काठी ने सूर्यप्रमाणे प्रकाश केले एकाने म्हणजे विश्वामित्राने या जगाहून वेगळे जगच निर्माण केले एकाने म्हणजे नळवानराने दगड पाण्यावर टाकून समुद्रावरून सैन्य पार उतरून नेले आकाशी सूर्य धरिले एकी समुद्री चुळी भरिले तैसे मज नेणतया कर बोलविले अनिर्वाच तुम्ही एकाने म्हणजे मारुतीने आकाशात असलेले सूर्यास पकडले एकाने म्हणजे अगस्तीने घोटातच समुद्र प्राशन केलं त्याप्रमाणे मी जो अजान त्या माझ्याकडून बोलण्याच्या पलीकडे असलेल्या नव अध्यायाचा अभिप्राय तुम्ही बोलवला परी हे असो एथ राम रामन झुंझिनले कैसे राम रावण जैसे मीनले समरी परंतु हे असो येथे असे आहे कि राम आणि रावण हे एकमेकांशी कसे लढले हे सांगायचे असेल तर जसे राम रावण हे एकमेकांबरोबर युद्धात भिडले तसे असे सांगावे लागेल तैसे नवमी कृष्णाचे बोलणे ते नवमी ची याची ऐसे मी म्हणे या निवाडा तत्वज्ञी जाणे जया गीतार्थुहाती त्याप्रमाणे नव्या अध्यायातील श्री कृष्णांनी केलेला जो उपदेश तो नव्या अध्यायासारखाच आहे असे माझे म्हणणे आहे हा मी केलेला निर्णय ज्याला गीतेच्या अर्थाचे आकलन झाले आहे त्या तत्व वेत्याला पटेल एवम नवही अध्याय पहिले मिले आता उत्तराखंड उपाय ग्रंथाचे आई या अध्यायात आता अर्जुनाला याप्रमाणे पहिल्या नऊ अध्यायांचे मी आपल्या बुद्धीप्रमाणे व्याख्यान केले आता गीता ग्रंथाचा राहिलेला दुसरा भाग प्राप्त झालेला आहे तो ऐका येथ विभूती प्रति विभूती प्रस्तुत अर्जुन सांगित रसवृत्ती मणिपेल कथा या अध्यायात आता अर्जुनाला विशेष व सामान्य विभूती सांगितल्या जाते ती कथा चातुर्याने व रसयुक्त वर्णनाने सांगितली जाईल देशी ये नागरपणे शांतू श्रेजिने तरी ओविया होती लेने साहित्यासी। मराठी भाषेच्या सुंदरपणाने शांत रस श्रुंगार रसाला जिंकील व ओव्यातर अलंकार शास्त्राला भूषण होतील मूळ ग्रंथीची या संस्कृता वरे मराठी नीट पढता अभिप्राय मानली या उचिता कवन हे न मूळ संस्कृत गीता ग्रंथावर माझी असणारी मराठी टीका जर चांगली वाचली आणि योग्य रीतीने दोन्ही अभिप्राय कोणता ग्रंथ मूळ आहे हे करणार नाही अलंकारिले कवन कवणे हे निर्वचे ना ज्याप्रमाणे शरीराच्या सौंदर्याने शरीर हेच अलंकारास भूषण होते अशा स्थितीत कोणी कोणाला शोभा आणली याची निवड होत नाही तैशी देशी आणि संस्कृतवाणी एका भावार्थाच्या प्रमाणे माझी मराठी भाषा व संस्कृत भाषा या दोन्ही एकाच अभिप्रायाच्या पालखीत शोधतात त्या तुम्ही चांगल्या बुद्धीने ऐका उठावली भावारूप करितास वृत्तीचे लागे वडप चातुर्य म्हणे पडप जोडले आम्हा। गीतेचा पुढे आलेला अभिप्राय सांगत असता श्रगार आदी नवरसांचा वर्षाव होतो व चातुर्य म्हणते आम्हाला प्रतिष्ठा प्राप्त झाली तैसे देशी लावण्य हिरो तारुण्य मग अगण्य गीता तत्व परिणाम योगाने होईल तसे मराठी भाषेचे सौंदर्य घेऊन गीतेवर परमगुरु चतुर चित्त चमत्कारू तो ऐका यादवेश्वरु बोलता जाने जा या संपूर्ण जगाचा श्रेष्ठ गुरु असलेला व शहाणींच्या चित्ताला आश्चर्यभूत असणारा असा जो यादवातील श्रेष्ठ श्रीकृष्ण तो बोलला ते ऐका ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे काय बोलिले श्री हरि अर्जुना आघवि मातू अंत धडवता हसी निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात त्या श्रीकृष्णाने काय भाषण केले ते ऐका श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना तू सर्व गोष्टीने अंतक करण्याचा धड आहेस श्लोक पहिला श्री भगवान उवाच भूयबाहो शृणुमे हित कामया श्रीकृष्ण म्हणाले हे महाबाहू माझ्या भाषणाने संतोष पावणाऱ्या तुला तुझ्या हिताच्या इच्छेने जो मी आणखी देखील सांगत आहे ते माझे श्रेष्ठ भाषण एक आमी मागील जे निरूपण केले ते तुझे अवधानची पाहिले तवटाचे नहे भले पुरते आहे। तुर्वी जे व्याख्यान केले ते तुझे लक्ष किती आहे हे, हे सजमावून पाहिले त्यात ते अपुरे नाही तर चांगले पूर्ण आहे असे आढळून आले घटी थोडेसे उदक घाली जे तेने गळे तरी वरिता भरीजे तैसा परिसवनी पाहिला असित व परिसी जे ऐसेची होत असे घागरीत थोडेसे पाणी घालावे व ते गळाले नाही तर आणखी जास्त फरावे त्याप्रमाणे तुला ऐकवून पाहिले तेव्हा तुला आणखी ऐकवावे असेच वाटू लागले अवचितयावरी सर्वस्व सांडी जे तोची भांडारी कि जे तू आता माझे निजधाम की एखाद्या अकस्मात आलेल्या मनुष्यावर आपले सर्वस्व सोपवावे व तो प्रामाणिक आहे असे आढळून आले तर त्यालाच खजिनदार करावा त्याप्रमाणे आम्ही तुला सांगितलेले तू लक्षपूर्वक ऐकतोस अशी आमची खात्री झाल्यामुळे तू आता आमचे राहण्याचे ठिकाण झालं आहेस तैसे अर्जुना येऊ ते सर्वेश्वरे पाहो बोलिले आदरे गिरी देखो निभरे मेघूसा त्याप्रमाणे सर्वांचा प्रभू जो श्रीकृष्ण तो अर्जुनाला एवढ्या योग्यतेचा पाहून प्रेमाने बोलावायच लागला ज्याप्रमाणे डोंगर पाहून मेघांची दाट फळी येते तैसा कृपाळू राहाबाहो सांगितलाची अभिप्रावो सांगेन पुढती त्याप्रमाणे मोठ्या प्रेमभराने कृपाळूंचा राजा श्रीकृष्ण म्हणाला अरे राजानुबाहू अर्जुना ऐक सांगितलेलाच मतलब पुन्हा सांगतो प्रतिवर्षी वाहून आणि जर ते पिकेल तर त्याची मशागत करण्याचा कंटाळा करून येईल कारण त्यामुळे पिकाची निष्पत्ती अधिकाधिक झालेली दिसते पुढत पुढती पुटे देता जोडे वा ते सोने पांडू सुता शोधूची आवडे ज्या सोन्याला वारंवार क्षाराची पुटे दिली असता त्याचा कस अधिक-अधिक वाढत जात अर्जुना ते सोने शुद्ध करावे तैसेथा तुझा आभार नाही सर्वथा आम्ही आपुली याची स्वार्थ बोलवण्या अर्जुना त्याप्रमाणे येथे आहे या सांगण्यात तुझ्यावर मुळीच उपकाराचे ओझे नाही कारण आम्ही आपल्या स्वतःच्या कार्या करता बोलत आहो अग बाळकले जननीय सी दृष्टी अरे मुलाला दागिने घालावेत पण ते मूल त्याप्रमाणे दागिन्याना जाणते का दागिन्यानी मुलाला आलेल्या शोभेचा आनंद आईने आपल्या दृष्टीने भोगायचं असतो तुझे हित आघवे जव जब, जब का तुझ फावे तबतव आमूचे सुख धुणावे ऐसे असे त्याप्रमाणे तुझे सर्व हित जस जसे तुला समजेल तसा तसा आमचा आनंद दुप्पट होतो अशी वस्तुस्थिती आहे आता असो हे विकडी मज उघड तुझी आवडी म्हणून तृप्तीची सवडी बोलता न पडे आता हे अलंकारिक बोलणे राहू दे तुझ्यावर माझे उघड प्रेम आहे म्हणून तुझ्याशी बोलताना तृप्तीचा शेवट होत नाही म्हणजे तुझ्याशी बोलणे परी असो हे अंत करणे अवधान दे आम्हाला एवढ्या करता तेच ते फिरून तुझ्याशी बोलावे लागते परंतु हे असू दे तू मनापासून लक्ष दे ऐके ऐके सुवर्म वाक्य माझे परम जे अक्षरे लेवुनी परब्रम्ह आले। तर ऐक ऐक मर्मन्य अर्जुना, माझे श्रेष्ठ बोलणे ऐक हे माझे बोलणे म्हणजे ब्रह्मच अक्षरांचा अंगारखा घालून तुला आलिंगन देण्यास आले आहे श्लोक दुसरा न मे सुरगणा प्रभवम नम हर्षय अहम आदिरी देवा नाम महर्षी नामचे सर्वशह देवाना किंवा मा महर्षीना माझी उत्पत्ती माहीत नाही कारण देव आणि महर्षी या सर्वांचे अधिकारण मी आहे तरी किरीटी तू माते नेणसी गिरुते तरी गा जो मी येश्वची मी तरी अर्जुना तू मला खरोखर जाणत नाहीस ना जर जाणत नसला तर सांगतो येथे जो मी तुझ्या पुढे उभा आहे तो दिसतो एवढा मर्यादित नसून मी म्हणजे हे विश्वस आहे मन पवन पांगुळले राती विण माबळले रवी शशी या माझ्या स्वरूपी वेदाला बोलता येईना मन आणि प्राण यांची काती माझ्या स्वरूपीच आली सूर्य व चंद्र हे माझ्या स्वरूपी रात्री शिवायच मावळले म्हणजे ते माझ्या स्वरूपाचे प्रकाशन करू शकत नाहीत उदरीचा गर्भू जैसा नेणे मायेची वयसा जोजवेना। पोटात असलेला गर्भ ज्याप्रमाणे आपल्या आईचे वय जाणत नाही त्याप्रमाणे देवाना माझे ज्ञान होत नाही आणि जळचरा उदधीचे मान मशका नोलांडवे गगन तैसे महर्षी ज्ञान नेणे माते आणि ज्याप्रमाणे पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना समुद्राचे माप कळत नाही किंवा चिलटाना आकाश ओलांडता येत नाही त्याप्रमाणे माझी ओळख करू शकत नाही मी कवन के तुला कवणाचा कै जा हा निरुतीया करिता बोला युगे गेली मी कोण आहे केवढा आहे कोणापासून व केव उत्पन्न झालो आहे या गोष्टींचा निर्णय करण्यात किती एक युगे निघून गेली महर्षी आणि पांडवा जाणता अवघड मोठाले ऋषी आणि हे देव यांना आणि दुसरे जेवढे म्हणून प्राणी आहेत त्या सर्वांना मीच कारण आहे म्हणून अर्जुना मला जाणणे त्यांना कठीण आहे उतरे उदक पर्वत वळखे का वाढते झाड मुळी लागे तरी मिळे जाणीवतावरून खाली आलेले पाणी जर पुन्हा पर्वतावर चढेल अथवा वाढणारे झाड शेंड्याकडून मुळाकडे येईल तर माझ्यापासून झालेल्या जगाकडून मी जाणला जाईन का गाभे वने वटू गिवसवे तरंगी सागरू साठवे का परमाणू माझी सामावे भूगोलुहा अथवा वडाच्या सूक्ष्म अंकुरात जर वडाचे विस्तीर्ण झाड सापडले जाईल अथवा लाटांमध्ये जर समुद्र साठवला जाईल अथवा ही पृथ्वी जर परमाणूत सापडली जाईल तरी मिलिया जीवा महर्षी अथवा देवा माते जाणावया होवा वा, वा असे होईल तर अर्जुना माझ्यापासून उत्पन्न झालेल्या प्राण्यांना मोठाल्या ऋषींना अथवा देवांना माझी ओळख होण्याची चवड मिळेल